अध्याय 217 सतरावा प्रवृत्ती निवृत्ती वर्णन भीष्म म्हणाले स्वप्न सुषुप्ती आणि ब्रह्माची सगुण निर्गुण स्वरूपे या से ज्ञान जाला नाही तो परब्रह्म वेत्ता नव्हे परमात्मा आणि दृश्य वस्तू यांचे स्वरूप वेदामध्ये सांगितलेले आहे त्यापैकी दृश्य वस्तू या मृत्यूचे केवळ मुखच असून परमात्मा मात्र मरण संपर्क शून्य आहे वेदाने प्रवृत्ती मार्गरूपी धर्म सांगितलेला असून या सर्व चराचरमय त्रैलोक्याने त्याचेच अवलंबन केलेले आहे निवृत्ती मार्गरूपी जो धर्म तोच ब्रह्मप्राप्तीचे साधन असल्यामुळे अव्यक्त आणि शाश्वत असे ब्रह्मच होय प्रवृत्ती मार्ग ब्रह्मदेवाने सांगितला आहे हा मार्ग पुनर्जन्माचे कारण असून निवृत्ती मार्ग हेच मोक्षाचे साधन आहे म्हणूनच तत्वज्ञान निष्ठ शुभाशुभज्ञ आणि सदैव निवृत्तीनिष्ठ असा जो मननशील पुरुष त्यालाच मोक्षप्राप्ती होते तत्वविचार कर्तव्य असल्यास प्रधान म्हणजे प्रकृती जीव व त्या उभयताहून महत्तर असा ईश्वर या तिहींचे ज्ञान संपादन केले पाहिजे या तिहीमध्ये जे अतिशय मोठे असे ईश्वरूपी तत्व आहे त्याला क्लेशाधिकांचा स्पर्श नसल्यामुळे ते परमात्म्याचे स्वरूप आहे असे जाणावे प्रकृती जीव आणि ईश्वर यातील विशेष असे ज्ञान हेच या ज्ञानाला कारणीभूत आहे यापैकी प्रकृती व जीव या, या दोघांचे काही धर्म सारखेच आहेत कारण ती दोघेही अनादी आहेत त्या दोघांच्याही ज्ञानाला इतर प्रमाणांची अपेक्षा नाही ज्ञानप्राप्ती होईपर्यंत ती दोघेही स्थिर रूपाने असतात आणि आपल्याला जे पदार्थ सामान्यतः मोठे दिसतात त्याहून ती दोघेही फारच मोठे आहेत हे ह्या दोघांचे सामान्य धर्म झाले विशिष्ट धर्म याहून निराळे ते असे प्रकृती ही सर्वधर्मीय आहे म्हणजे तिथपासून सृष्टी होणे हाच तिचा धर्म आहे आणि ती त्रिगुणात्मक आहे जीवाचे स्वरूप याहून विपरीत आहे कारण सृष्टी उत्पन्न होणे हा त्याचा स्वभाव नाही वो तो त्रिगुणात्मकही नाही तसेच तो प्रकृती व तिचे विकार याना साक्षीभूत आहे प्रकृती व जीव या दोहांचे काही धर्म जसे सारखे आहेत तसेच जीव व ईश्वर यांचेही काही धर्म सारखे आहेत कारण दोघेही चिद्रूपी आहेत व म्हणूनच दोघेही इंद्रियातीत आहेत ज्यांच्या योगाने स्वरूप ज्ञान होईल असे ज्ञापक धर्म दोघांच्याही ठिकाणी नसून दोघेही अलिप्त आहेत तथापि या परस्परात भेद दिसून येतो याचे कारण उपाधी होय जीव हा करता आहे त्याची उत्पत्ती म्हणजे दृश्य आणि द्रष्ट चैतन्य यांचा संयोग होय बुद्धी ही जड आहे यामुळे ती कोणतेही कर्म करू शकणार नाही म्हणूनच ती जीव नसून ज्याला उद्देशून अग्निहोत्रादी कर्मे सांगितलेली आहेत तो जीव तिजहून भिन्न आहे तो इंद्रियांच्या योगाने ज्या ज्या प्रकारची कर्मे करू लागेल त्या त्या, त्या कर्मावरून त्याचे ज्ञान होते अविद्यारूपी उपाधिता संबंध घडून आत्मस्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे मी कोण माझ्या समीप असलेले हे पदार्थ कोण आणि दूर असलेले ह्या वस्तू कोण असा प्रश्न जीवापडे उपस्थित होतो ज्याप्रमाणे उष्णिश म्हणजे पागोटे धारण करणारा पुरुष तीन वस्त्रांनी आच्छादित झालेला असतो त्याप्रमाणे सात्विक राजस अथवा तामस अशा स्थूल सूक्ष्म व कारण शरीरानी हा जीव वेष्टिलेला असतो अर्थातच ज्याप्रमाणे उष्णशी धारण करणारा पुरुष उष्णिषाहून भिन्न असतो त्याप्रमाणे शरीर धारण करणारा जीव ही शरीराहून भिन्न आहे आत्मस्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी जीव व प्रकृती यांचे साधर्म्य व वैधर्म्य आणि जीव व ईश्वर यांचेही साधर्म्य वैधर्म्य या चार गोष्टींचे ज्ञान पूर्वी संगित चार प्रकार हेतु वरुन संपादन करावे हे ज्ञान स्वरूपनिश्चया विषयी मोह पड़ ब्रह्मस्वरूप प्राप्तिरूपी दिव्य संपत्ति संपादन करना की ज्यादा इच्छा पुरूषा ने शुचीभूत अंतकरणा शरीरसाध्य अशा कड़क नि आचरण करम तप करावे देदिप्यमान अशा मानस तपाच्या योगानेच त्रैलोक्य व्याप्त झालेले असून सूर्य आणि चंद्र हे जे आकाशात प्रकाशत आहेत तोही योगाचाच प्रकार आहे ज्ञान हे तपाचेच फल आहे ज्ञानाचे साधन असल्यामुळेच लोकांमध्ये तपाला ज्ञान अशी संज्ञा प्राप्त झाली आहे रज आणि तम या दोहांचा नाश करणारे कर्म हे तपाचे स्वरूप होय ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीर तप असून वाणी आणि मन यांचा उत्कृष्ट प्रकारे निग्रह हे मानस्तप होय तप, तप करणाऱ्या पुरुषांनी शास्त्रविधी जाणणाऱ्या ब्राह्मणाचेच अन्नग्रहण करणे प्रशस्त आहे आहारामध्ये नियम असला म्हणजे तपस्वी पुरुषाच्या रजोगुणजन्य पातकाचा क्षय होतो आणि ह्याची इंद्रिये विषयांपासून उद्विग्न होऊ लागतात शास्त्रविधिज्ञ अशाही पुरुषाकडून केवळ अन्य मात्र ग्रहण करावे द्रव्यादिकांचे ग्रहण करू नये अन्न देखील जेवढे आवश्यक असेल तेवढेच घ्यावे अधिक घेऊ नये अशा रीतीने राहता येणे अशक्य असेल तर इंद्रियशक्ती नष्ट न झालेला पुरुष अंतःकरण योगनिष्ठ करून जे ज्ञान संपादन करू शकतो तेच बलवत्तर अशा काश्यादी पुण्यक्षेत्रांच्या ठिकाणी वास केल्याने अंतकाली संपादन करता येते कारण काशीक्षेत्रात राहणाऱ्या प्राण्याला अंतकाली तारक ब्रह्माचा उपदेश करून श्री शंकर मुक्त करतात असे सांगितले आहे योगबलाने योगी पुरुषाच्या स्थूल देहाचा त्याग झाला तरी त्याच्या लिंग शरीराचा नाश होत नाही अर्थात त्याला लिंग शरीर युक्त अशा स्थितीत राहावे लागते वैराग्यामुळे सूक्ष्म अशा विषयांविषयी त्याचा अभिलाष नष्ट झाला म्हणजे योगी पुरुष प्रकृतीमध्ये असे जे ब्र, परब्रम त्याची त्याला प्राप्ती होत नाही स्थूल सूक्ष्म आणि कारण या शरीरापासून मुक्त झालेला योगी मात्र तत्काल मोठा अनुभव घेतो जोवर देह आहे तोवर योगाभ्यासामध्ये प्रमाद घडू दिला नाही म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीनही शरीरांची निवृत्ती होते आणि अर्थातच तत्काल मोक्षप्राप्ती होते मूलभूत अशा अज्ञानाचा जोवर नाश झाला नाही तोवर प्राण्याला जन्म आणि मरण ही असतात धर्म अधर्म अर्थात तज्जन्य पुण्यपाप हे संसाराला कारणीभूत आहे परंतु शुद्ध ब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे धर्म आणि अधर्म ही अनुवृत्ति होत नहीं अर्थात पूर्वकृत यांचा नाश होतो वो पुढ़े पुण्यपापां संसर्ग घड़त लोकांची घि विपरीत अस्ते, अर्थात जो आत्मा नवे तो पदार्थ आत्मा है अभी जी बुद्धि होते पदार्थां नाशत्ति होत अे वाटते अर्थात मोक्ष म्हणून काही पदार्थ आहे असे त्यांना वाटत नाही का काही योगी आसनादी योगांपासून भ्रष्ट न होता ज्ञानाच्या <coughs> योगाने विषयांपासून इंद्रिय प्रावृत्त करतात आणि जरी देह अस्तित्वात असला तरी अन्नमयादी कोशांचा त्याग करून त्याहून सूक्ष्माच्या इंद्रिय प्राण इत्यादिकांची आत्मत्वाने उपासना करतात अशा रीतीने शास्त्राच्या अनुरोधाने उपासना करून शेवटी ते सर्वाहूं श्रेष्ठ अशा ठिकाणी गमन करता आपत्ती ने आत्म्या ज्ञान होते ज्या बुद्धि योगाभ्या शुद्ध जा पुरुष शास्त्रा गुरुपदेशा अनुरोधाने ज्याला देहा संपर्क नहीं अशा तत्वी अर्थात परब्रह्मा ठाई लीन हो त्याला इतर कोणाच्याही आश्रयाची अपेक्षा नसते काही लोक धारणेलेला धारणेला विषयीभूत अशा ज्या श्रीकृष्णादी सगुणमूर्ती त्यास आत्मा समजून त्यांची उत्कृष्ट प्रकारे उपासना करतात काही लोक अविद्यारूपी उपाधीने युक्त अशा परब्रह्माची उपासना करतात कित्येक त्याहून पर अशा निर्गुण ब्रह्माच्या साक्षात्काराचा पुनः अनुभव घेत असतात हे परब्रह्म अपरिणामी श्रुति मध्य विद्युत अच्छी संज्ञा है सर्व ही पूर्वोक्त महात्म पातक तपा योग्ध अंतका ब्रह्मस्वरूप की प्राप्ति होते तीगा अनुरोधाने एकदम कि क्रमा होते जे लोग सबुड ब्रह्मा उपासना कर त्यांनी त्या सगुण ब्रह्माचा उपाधीभूत असा जो सूक्ष्म अंश तोच सगुण निर्गुण या भेदाचे कारण आहे असे शास्त्र शास्त्रदृष्ट्यात जाणून तो अंश त्याज्य होय असे समजावे तसेच ज्याला देहाधिकांचा संपर्क नाही तेच उपाधिशून्य असलेले तत्व सर्वश्रेष्ठ होय असे समजावे ज्याने संन्यास केला असून ज्याचे अंतःकरण धारणेच्या ठिकाणी आसक्त आहे वो ज्याचा स्थूल देहा देहासंबंधीचा अध्यास नष्ट झाला आहे म्हणजे स्थूलदेहाहून आपण भिन्न आहो असे जाला ज्ञान झाले आहे व म्हणूनच ज्याचा स्थूल देहाविषयीचा अभिमान गळाला आहे तो योगी हृदयाकाशाहून पलीकडे असणारा जो जीव अर्थात ईश्वर तत्स्वरूपी बनतो असे समजावे श्रुत्युक्त अशी कोणतीही उपासना करणारे लोक मृत्युलोकीच्या देहातून मुक्त होतात अर्थात त्यांना दिव्य शरीराची प्राप्ती होते आणि पुढे क्रमाक्रमाने दोष निवृत्ती होऊन त्यांची वृत्ती ब्रह्ममय होऊन जाते व नंतर त्यांना मोक्षप्राप्ती होते याप्रमाणे वेदविद्या पुरुषांनी केवळ परब्रह्मप्राप्तीचे साधन असलेला धर्मकथन केला आहे आपले ज्ञान असेल त्या परमात्म्याची उपासना करणारा कोणताही माणूस ज्ञानाच्या मानाने क्रमाक्रमाने अथवा एकदम मुक्त होतो ज्यांना साक्षात्कार न होता अबाधित असे केवळ शास्त्रीय ज्ञानच होते त्यांना वैराग्य असले तर तेही आपल्या ज्ञानबलाच्या अनुरोधाने उत्कृष्ट अशा लोकास जातात किंवा मुक्तही होतात ज्या लोकांना परमात्मा आपल्याच ठिकाणी आहे असे ज्ञान झालेले असते जे ज्ञानाच्याच योगाने तृप्त झालेले असून वैराग्य संपन्न असतात ज्यांचे अंतःकरण शुद्ध झालेले असते व ज्यांचे चित्त इंद्रियातीत विश्वव्यापक अनादी आणि दिव्य अशा भगवंतांच्या ठिकाणी लीन झालेले असते त्यांना पुनर्जन्माची प्राप्ती होत नाही कारण ते अपरिणामी आणि अविनाशी अशा परब्रह्मरूपी श्रेष्ठ स्थानामध्ये प्रविष्ट होतात व म्हणूनच अविनाशी अर्थात स्वरूपी बनून आनंदमय होऊन राहतात मनुष्याने जे ज्ञान संपादन कराव्याचे त्याचे संक्षेपतः स्वरूप इतकेच आहे आशेने बद्ध होऊन गेलेले हे सर्व जप चक्राप्रमाणे फिरत असून त्याचे अस्तित्व केवळ अज्ञानाच्यामुळेच असते ज्ञानानंतर ते अस्तित्वात राहत नाही ज्याप्रमाणे कमळाच्या देठामध्ये बारीक बारीक तंतू अंतर्भागी सर्वत्र असतात त्याप्रमाणेच आशारूपी अनादी आणि अनंत असे तंतू या देहामध्ये दे सदैव विद्यमान असतात वस्त्र विनणारा पुरुष ज्यांचे वस्त्र बनणार अशा सूत्रांमध्ये घोट्याने सूत घालीत असतो त्यावेळी त्याच्या घोट्यातून ज्याप्रमाणे सूत्र बाहेर पडते त्याप्रमाणेच आशारूपी घोट्यातून रूपी सूत्र निर्माण होते अस्तु प्रकृती विकृती आणि सनातन असा परमात्मा यांचे ज्या वैराग्य संपन्न पुरुषाला योग्य ज्ञान होते तो मुक्त होतो सर्व जीवांना आधारभूत व ज्ञान संपन्न असा जो भगवान नारायण त्याने प्राण्यांवर अनुग्रह करण्याच्या उद्देशाने हे मोक्ष साधन स्पष्टपणे सांगितलेले आहे ओम तत्स